वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग अठ्ठावीसावा वसूने भस्म करून सुमालीला मारलेले पाहून आणि देवाने आपल्या सैन्याला पळवून लावलेले पाहून रावणाचा पुत्र बलवान मेघनात क्रुद्ध होऊन सर्व राक्षसांना परतवून आणून उभा राहिला तो महारथी इच्छानुगामी बहुमल रथात बसून अग्नीने वने जाळावीतसा त्या सेनेला पळवून जाऊ लागला आणि रकाचे आयुधे धारण करून तो रणात येतास त्याच्या दर्शनाने सगळे देव दशदिशांना पळसुटले तो युद्धाकरता उभा ठाकला म्हटल्यानंतर त्याच्यापुढे उभे राहण्यास कोणीच तयार होईना त्या सर्व भ्यालेल्या देवाने चेतुवीत इंद्र म्हणाला देव हो नका जाऊ नका रणाकडे परत फिरा हा माझ्या कधीही पराजित न झालेला पुत्र युद्धा करता जात आहे मग इंद्राचा अद्भुत रीतीने बनवलेल्या रथात बसून संग्रामात उतरला तेव्हा ते सर्वदेव देव इंद्रपुत्राला वेढून रावण पुत्राला पुत्रा युद्धात गाठून मारू लागले महेंद्र आणि राक्षसेंद्र युद्ध आणि देवांचे आणि राक्षसांचे युद्ध एकमेकांना साजेश झाले त्यावेळी रावणपुत्राने मातली पुत्र गोमुखो जो जयंताचा सारथी होता त्याच्यावर सोन्याने माढवलेले बाण टाकले इंद्रपुत्र जयंताने देखील त्याच्या सारथ्यावर बाण टाकले त्यालाही रावणपुत्राने क्रोध होऊन चहूबाजून बाण मारले क्रोधाने झपाटून त्या बलवान रावणपुत्राने डोळे वटारून इंद्रपुत्रावर बाणाचा वर्षाव केला त्यानंतर रावणपुत्राने क्रुध्द होऊन नाना धारधार आयुधांचा देवसैन्यावर भडीमार केला शतघ्नी मुसळे प्रास, गदा, खडग परशु मोठमोठी गिरीशेखरे त्या रावणपुत्राने त्यांच्यावर टाकली तो रावणपुत्र शत्रुसैन्याचा धुवा उडवित असताना लोक व्यथित झाले जिकडे तिकडे अंधार पुसरला त्या इंद्रपुत्राच्या स्वभावावर असलेले देवांचे सैन्य बाणाने पिळल्यामुळे नाना प्रकाराने व्याकुळ पुढे येणारा राक्षस आहे की हे, दे देव आहे हे एक एकमेकांना कळे नसे ते भ्रमिष्ठ होऊन इकडे तिकडे आणि राक्षस राक्षसांना एवढ्यात पुलबा नावाचा पराक्रमी वीर दैत्य राजा होता त्याने इंद्रपुत्राला पकडून धरून दूर नेले आपल्या मुलीच्या त्या मुलाला हाताने धरून तो त्यावेळी सागरात शिरला तो पुलामा शशीचा जनक होता त्याचा माता महा होता पे जयंत दिशे ना कहता देवान चा निरुत्साह सर्व दुखी हो रावणपुत्र क्रुद्ध हो सैनिशी देवान चाल कर गेला मोट्या निगर्जना के लिए पुत्राचारठिका नहीं आव पड़त सुटाइ पहन इंद्र मातलीलाथ पुढ़ कर तो दिव्य अज्ञ असलेला महाराथ मातरीने मोठ्या वेगाने हाकत पुढे अनुभव केला मग त्या रथावर विजय सह असलेले गर्जना करू लागले इंद्र निघाला म्हणून नाना वाद्य वाजू लागले गंधर्व वा एकत्र गोळा झाले अपसरांचा समुदाय नृत्य करू लागला इंद्र रुद्र वसु आदित्य दोन अश्विनी मरुद गण यांना बरोबर घेऊन प्रहाराचा नाना आयुधांसह विश्वकर्म केलेल्या दिव्य रथात चढला अंगावर रोमांच उभे राहतील अशा भयंकर प्रचंड शरीराच्या सर्पाने तो रथ वेशिलेला होता त्यांच्या बाहेर टाकलेल्या उच्चवास वायूने तो रथ रणात प्रज्वलित झाल्यासारखा दिसत होता त्या रथाच्या अवतीभोवती दैत्य आणि राक्षस होते तो दिवे रथ रणाकडे तोंड करून महिंद्राकडे चालला आपल्या पुत्राला थांबवून रावण स्वतःच रावण पुत्रही युद्धातून बाहेर पडून बाजूला जाऊन बसला मग देवांचे राक्षसांशी युद्ध झुंपले मेघांच्या वर्षावाप्रमाणे त्या रणात शस्त्रांचा वर्षा, रणा वर्षा होऊ लागला दुष्ट कुंभकर्ण नाना आयुध्या निशी सज्ज होऊन आला पण त्याला युद्ध कोणाशी चालले हे कळले नाही दात पाय दंड हात या तोमर्यानेशी लढताना त्याच्या अंगावर तीरभरही मोकळी जागा न राहील इतक्या जखमा त्याला त्यांच्या शस्त्राने झाले मरुदगणासह रुद्रांशी त्या <coughs> राक्षस्याचे युद्ध झाले तेव्हा नाना आयुधाने त्याने ते सैन्य रणातून पळवून लावले कित्येक ठार केले गेले कित्येक अवयव तुटल्यामुळे भूमीवर तडफडत पडले कित्येक वाहनातच गुंतून पडले तर दुसरे कित्येक रणातस राहिले रथ हत्ती खेचर उंट सर्प घोडे शिशुमार वराह पिशाच अशा सर्वांना बाहूने कवटावून कित्येक पडले कित्येक उठले, उठले। पण देवाच्या शस्त्रांच्या प्रहाराने ते राक्षस मिले मरून भूमीवर पडलेल्या सर्व राक्षसांचे झालेले रणकंदन आश्चर्य वाटण्याजोगे होते रणभूमीच्या तोंडाला रक्तरूपी जलबिंदुनी भरलेली कावळे गिझाडे यांचे थवी पसरलेली आणि शस्त्ररूपी सुसरी असलेली ती जणू नदीच लागली होती यावेळी प्रतापी दशग्रीवाने आपले सारे सैन्य देवानी मारून टाकलेले पाहून क्रुद्ध होऊन त्या अतिशय मोठ्या सैन्यसागरात त्वरेने बुडी मारली आणि रणात देवाना मारीत मारीत तो इंद्रापाशी येऊन पोहोचला तेव्हा इंद्राने आपले महान धनुष्य ताणून मोठा नाद उत्पन्न केला त्याच्या त्या ताणून केलेल्या नाद दिशा के ते धनुष्य रावणाच्या मस्तकाजस्वी बाण सोडले तिकडून महाबाहू दशगृह राक्षसाने आपल्या धनुष्यापासून सोडलेल्या बाणांचा वर्षाव करून इंद्रावर त्यांचे जाळे पसरले चहू बाजूने वर्षाव करी ते दोघे लढत असता काहीच कळे असे झाले कारण सगळे अंधाराने झाकून गेले उत्तरकांडाचा अठ्ठावीसावा सर्ग समाप्त